बलीचे बंधन श्री शुक म्हणतात परीक्षिता भगवंतांच्या चरणाच्या नखचंद्राच्या कांतीने सत्य लोकाचे तेज फिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रम्हदेव मरीची इत्यादी ऋषी सनंदन इत्यादी नष्टिक ब्रम्हचारी आणि योगी यांच्यासह भगवंतांच्या चरण सामोरे आले वेद उपवेद नियम यम तर्क इतिहास वेदांगे आणि पुराण संहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला ते महात्मे याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिमाने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्य पोहोचले होते ते अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणानं वंदन केले भगवंतांच्या नाभिकमणापासून उत्पन्न झालखा पवित्र किर्ती ब्रम्हदेवांनी स्वतः भगवंतांच्या वर आलख्खा चरणांच अर्धपाद्यादिकांनी पूजन कल आणि भक्तिभावान त्यांची स्तुती कली परीक्षितां ब्रम्हदेवाच्या कमंडलूतील तच पाणी विश्वरूप भगवंतांचरण धुतल्यान पवित्र झाल्यामुळेच गंगारुपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करत ही गंगा म्हणजे भगवंतांची मूर्तीमती उज्ज्वल कीर्तीच होय जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायांसहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या त्या लोकांनी पाणी भेटवस्तू पुष्पमाला दिव्य सुगंधयुक्त उटी सुगंधित धू दीप, लाहा, अक्षदा फळे अंकुर भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे जय नृत्य वाद्ये गाणी शंखनाद आणि दुंदुबींच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले त्यावेळी वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली दैत्यांनी पाहिले की तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच बळकावली अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले अरे हा सामान्य ब्राह्मण नाही हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे ब्राह्मणाच्या रुपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्याचा वेश धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावून घेतले आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत तसेच ते ब्राह्मण भक्त असून दयाळू आहे म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाही अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे हाच आमचा धर्म आहे त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे असा विचार करून बलीचे सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली परीक्षिता बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापने त्रिशूळ पट्टे घेऊन वामनाना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले परीक्षिता जेव्हा भगवंतांच्या पार्श्वदांनी पाहिले की दैत्यांचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमुदाक्ष विश्वक्से गरुड जयंत श्रुतदेव पुष्पनंत आणि सात्वत हे दहा दहा हजारचे बळ असणारे पार्षद, असून आमच्या सेनेचा संहार करू लागले ते पार्शद आपल्या सैनिकांना मारित आहेत आणि तेही संतापलेले आहेत असे पाहून बलीने शुक्राचार्यांनी दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत्त केले त्याने विप्रचित्ती राहू, नेमी या दैत्यांना संबोधून म्हटले माझे म्हणणे ऐका लढाई करू नका परत फिरा आम्हाला ही वेळ अनुकूल नाही दैत्यानं जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे जो अगोदर आमची उन्नती आणि देवांची अवनती याला कारणीभूत झाला होता तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे बळ मंत्री बुद्धी तटबंदी मंत्र औषधी आणि साम इत्यादी उपाय यापैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत दैव अनुकूल झाले तर आम्ही सुद्धा याना जिंकू म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा श्री शुक म्हणतात परीक्षिता आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्श्वदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले ते गेल्यानंतर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधले त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविले तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता जरी त्याची संपत्ती गेली होती तरीसुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते परिक्षिता त्यावेळी भगवान बलीला म्हणाले हे असुरा तू मला तीन पावले जमीन दिली होतीस दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर जिथपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात जिथपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहचतात आणि जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करतात तिथपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक शरीराने आकाश आणि दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वरलोक व्यापलेला आहे अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच म्हणून आता तू नरकात प्रवेश कर जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशा प्रकारे त्याला फसवतो त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात स्वरकाची गोष्ट तर दूरच पण त्याला नरकात पडावे लागते मी मोठा संपत्तीमान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता तू मला देतो असे म्हणून फसवलेस असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरक यातनाभ अध्या एकविसावा समाप्त